पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एकतीसावे प्रार्थना प्रवचन जून पाच एकोणीशे नवी दिल्ली जून पाच एकोणीशे सत्तेचाळीस बौद्ध धर्माचे विद्वान पंडित श्री कोसंबी यांच्या देहावसनाची घोषणा करत गांधीजी म्हणाले बहुधा तुम्ही त्यांचे नाव ऐकले नसावणि यामुळे तुम्हाला याचे दुःख होणार नाही तसेही कोणाच्याही मृत्यूवर आपण शोक करू नये परंतु आपल्या जवळच्या माणसाच्या वा आदरणीय व्यक्तीच्या मृत्यूचा शोक करण हा मानवी स्वभाव आहे आपली घडण अशी काही झाली आहे की जो आपली तुतारी वाजत असतो व राजकीय कोलांडुड्या घेतो त्याला आपण आकाशापर्यंत चढवतो परंतु शांतपणे काम करणाऱ्याच मात्र आपण कौतुक करत नाही कोसंबीची असेमुकपणे काम करणारे होत त्यांचा जन्म एका खेड्यात झाला होता तजन्माने हिंदू होत परंतु इतर कोणताही धर्म वैदिक धर्मसुद्धा अहिंसा आणि करुणीला तितके महत्व देत नाही जितके बौद्ध धर्मात या गोष्टीत देण्यात आले आहे यामुळे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि स्वतःला बौद्ध धर्मग्रंथाच्या अभ्यासाला वाहून घेतले त्यांनी या विषयात इतके प्रावीण्य मिळवले होते हिंदुस्तानमध्ये या विषयात त्यांच्या तोळीचा कोणीही नव्हता त्यांनी गुजरात विद्यापीठात आणि काशी विद्यापीठात पालीचे अध्यापन केले आणि आपल्या सखोल विद्वत्तेचा सर्वांना निशुल्क लाभ करून दिला कोणीतरी त्यांना एक रुपये दिले होते ते त्यांनी मला पाठवले त्यांनी मला लिहिले की पालीचा अभ्यास करता, तुम्ही कोणाला तरी सिलोनला पाठवा परंतु सिलोनमध्ये पालीचा अभ्यास केल्यामुळे याला बौद्ध धर्माबद्दलची अंतर्दृष्टी प्राप्त होईल काय असे मी त्यांना विचारले जगातील सर्व बौद्ध धर्मियांना मी सांगितले आहे की वैदिक धर्माची वेगळी शाखा म्हणून बौद्ध धर्माचा हिंदुस्थानातच उदय झालेला असल्यामुळे तुम्हाला जर बौद्ध धर्म खरोखर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही तसे केवळ हिंदुस्थानात म्हणजे बौद्ध धर्माच्या जन्मभूमीतच करायला पाहिजे तुम्हाला बौद्ध धर्माचे मर्म तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही शंकराचार्याच्या लेखनाचा अभ्यास कराल शंकराचार्याच्या तोड़ीचा बौद्ध धर्माचा अभ्यासक दुसरा नव्हता त्यांना छद वेशातील बुद्ध म्हणत असत परंतु विद्वतेच्या बाबतीत कोसंबीशी माझी तुलना होऊ शकत नाही मी केवळ बॅरिस्टर आहे आणि इंग्लंडमध्ये जेवणावळींना हजर राहून मलाही पदवी मिळाली आहे मला संस्कृतचे फार अल्पज्ञान आहे मी जो आज महात्मा झालो आहो तो मी इंग्लंडमध्ये बारसा अभ्यास केला म्हणून नव्हे तर सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून मी स्वतःला जन सेवेला वावून घेतले होते म्हणून मी जर काही साध्य केले असेल तर ते सत्य आणि अहिंसेचे अनुसरण केल्यामुळे कोसंबीच्या जेव्हा लक्षात आले की शारीरिक दृष्टीने आपण कोणतेही काम करण्याकरता समर्थ नाही तेव्हा प्रयोगवेशन करून त्यांनी प्राणत्याग करायचे ठरवले टंडनजींच्या आग्रहास मी त्यांना उपोषण सोडण्याकरता भाग पाडले परंतु त्यांच्या चयापचयक्रियेवर गंभीर परिणाम झाला होता आणि त्यांना काहीही खाणे शक्य होत नव्हते त्यामुळे सेवाग्रहामध्ये त्यांनी अनुग्रहण करणे बंद केले व ते केवळ पाण्यावर राहू लागले व अशा प्रकारे त्यांनी चाळीस दिवसानंतर प्राणत्याग केला आजाराच्या काळात के त्यांनी कोणतीही शुश्रूषा वा औषधोपचार घेण्याला नकार दिला इतकेच नाही तर गोव्यातील आपल्या जन्मगावी जाण्याच्या इच्छेचासुद्धा त्यांनी त्याग केला होता आपल्या मुलाला आणि इतरांना सुद्धा त्यांनी आपल्याजवळ येण्याकरता मनाई केली होती आपल्या मृत्यूनंतर कोणतेही स्मारक उभारू नये असेही त्यांनी सांगून ठेवले होते जे काही कमी खर्चाचे होईल त्याप्रमाणे आपले दहन वा दफन करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती अशा प्रकारे बुद्धाचे नाव ओठावर असताना त्यांनी चिरंत निद्रा घेतली जो जन्म घेतो त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस या अवस्थेत जावेच लागत असते अखेरीस मृत्यू हाच आपला मित्र असतो एखाद्या एक माणसाची एकदा जन्मवेळ आधीच सांगता येईल परंतु मृत्यूच्या निश्चित वेळेचे भाकीत आजपर्यंत कोणीही करू शकलेले नाही हीच गोष्ट आपण चक्रयाच्या बाबतीत पाहिली यावर तुमचा इतका वेळ घेतल्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो काल मला एक तार मिळाली त्यात म्हटले होते की चार पाच दिवसापासून तुम्ही बडाई मारत होता की दाग दपक्षसमोर दा झुकून पाकिस्तान करता की इंचही भूमी देणार नाही पण आमच्या हृदयाला आवार करून ते काहीही घेऊ शकतात आता पाकिस्तान अस्तित्वात येत असल्यामुळे तुम्ही परत उपोषण करत नाही मला विचारण्यात येते की तेव्हा अशा प्रकारे बडाईखोरपणे तुम्ही का बोलत होता आणि आता तुम्ही शांत का झाला काँग्रेसच्या विरोधात तुम्ही बंड करत नाही गुलामाप्रमाणे तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल का टाकत तुम्ही काँग्रस्तचे सेवक कसे राहू शकता उपोषण करून तुम्ही प्राणत्याग का करत नाही त्यांना अस म्हणण्याचा अधिकार आहे परंतु असली नरावर रागवण्याचा मला अधिकार नाही रागावणे म्हणजे आपला तोल गेला असे समजायचे इंग्रजीत एक वारप्रचार आह राग हा अल्पकालीन वळ्याचा प्रकार आह गीता म्हणत क्रोधात भवती समोह समोहात स्मृती मग गीतेचा अभ्यास कलिखा माणसाला क्रोधाला कसे वश होता ही? मी उपोषण करावे अशी कोणाची इच्छा आहे म्हणून मी उपोषण कसा करू शकतो माझा विश्वास आहे की माझ्या या आयुष्यात मला अजून एक उपवास करावा लागणार आहे आगाखान महालात मी उपवास केला फेब्रुवारी दहा ते मार्च तीन एकोणीशे सत्तेचाळीस तेव्हाच मला प्रकर्षाने वाटत होते की हा माझा शेवटचा उपवास नाही आणि मला अजून एक उपवास करावा लागेल परंतु असे मी कोणाच्या सांगण्यावरून करणार नाही ईश्वराची आज्ञा होईल तेव्हाच मी असे करेन मी सांगितलेच आहे की मी जीना जीनासाहेबांचा साक्षीदार झालो आहे त्यांना देशात शांतता हवी आहे मला सुद्धा शांतता हवी आहे परंतु असे असूनही चौहोकडे दंगली उग्र स्वरूप धारण करत आहेत आणि देशात लोकक्षोभ वाढत आहे आणि ईश्वर मला सांगेल म्हणजे माझे अंतकरण मला सांगेल की आता तुझी या जगातून जाण्याची वेळ आली आहे तेव्हाच मी तसे करेन राजकारणात हिंसा नसावी असे आवाहन करण्याकरता जीनासाहेब माझे समजूत घालत होते लॉर्ड माउंट यांनी माझ्यावर मोहिनी घातली आणि कृपलानी वा नेहरूऐवजी मला सही करायला लावली जवाहरलालच्या सल्ल्यानुसार मी त्या आव्हानावर सई केली अशाप्रकारे या व्यवहारात आम्ही तीन भागीदार आहोत दोघे आम्ही कारण आम्ही त्यावर सई केली आहे आणि माउंट बॅटन व्हाईसराय म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून कारण साक्षीदारापेक्षा यात त्यांचा जास्त सहभाग होता वेगळ्या शब्दात संपूर्ण देशात शांतता असली पाहिजे जर ती नसेल तर जिनासाहेब त्यांच्या इश्वरासमोर गुन्हेगार असतील माउंट बॅटन त्यांच्या आणि मी माझ्या परंतु तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्या क्षणी ते मला म्हणतील त्या क्षणी मी त्यांच्याबरोबर पायी वा ते म्हणतील त्या वाणात बसून या कामाकरता जाण्याकरता तयार असेन मी विमानाने जाऊ शकत नाही विमानातून मी खालचे काय पाहू शकेन याशिवाय हवाई प्रवास मी कधीच केला नाही अर्थातच खालून विमाने पाहिली आहेत आणि ती माझ्यासारखी दिसतात गुटगाव अजून जळत आहे आज मला तेथील कोणतीही माहिती मिळाली नाही परंतु तेथील जाट आणि मिओ लोकांमध संघर्ष सुरु आह सुदैवा स्त्रिया मुली आणि मातारी माणसे यांना मारण्यापर्यंत त्यांची वेळ पसरले नाही तैनिकाप्रमाणे लढत आह परंतु त्यांनी मुळी भांडाव का त्यांनी भांडावी हीच भांडा गोष्ट माझ्याकरता जीनासाहेबांकरता आणि लॉर्ड माउंट बटन यांच्याकरता लाजीरवाणी आह तसेच ही गोष्ट सरदार बलदेव सिंग आणि जवाहरलाल यांच्याकरताही लाजीरवाणी आह सुदैवाने दोन जूनला व चार जूनला विशेष काही घडले नाही परंतु एक गोष्ट मात्र निश्चितपणे होणार आहे हिंदुस्तान आणि पाकिस्तान अस्तित्वात येणार आह आणि त्यांच्या दोन वेगवेगळ्या घटना समित्या बनणार आह आता हे रद्द करून घेण्याकरता मी मेलो पाहिजे काय अशा प्रकारे मी मरणार नाही मला फार मोठ्या कामावर हजर राहायचे आह असे म्हणतात की आता भारताचे उद्योगीकरण होणार आहे परंतु माझ्या संकल्पनेतील उद्योगीकरण प्रत्येक घरात सरका फिरवला गेला पाहिजे आणि प्रत्येक गावात कापड तयार झाले पाहिजे अशा प्रकारचे ग्रामीण भागातील उद्योगीकरण मला हवे आहे. बिर्लांच्या एका गिरणीच्या ठिकाणी हजार गिरण्या होणे ही उद्योगीकरणाची संकल्पना मी मान्य करू शकत नाही मी बिर्लांच्या नावाचा उल्लेख केला कारण ते माझे मित्र आहेत परंतु माझ्या मनात सर्व गिरणी मालक आहेत जर तिथे भूकंप झाला व बिर्ला मिलला आग लागली तरी मी अस्वस्थ होणार नाही बिर्ला बंधूंसमोर मी सहानुभूती दर्शक एकही अश्रू राहणार नाही परंतु कोणी जर जा जाणून बुजून त्या गिरण्याला हानी पोचवण्याचा प्रयत्न केला तर त्या माणसाला मी नक्कीच दारेवर धरेन असे दिसते की काँग्रेसने भारतात मोठ्या संख्येत गिरण्या उभारण्याचे आणि यंत्रावर आधारित उद्योग ओढविण्याचे ठरवले आहे आणि तिला देशात फार मोठे सैन्य परंतु मला त्याच्याशी काहीही देणे नाही मला बिहारमधील हिंसेशी काही देणे आहे काय आणि हिंदुस्तानमध्ये आता असे काय राहिले आहे की ज्यामुळे माझावर आनंदाने भरून यावा परंतु असे असूनही मी इथे आहे काँग्रेस फार मोठी संस्था झाली आहे आणि तिला विरोध करण्यासाठी मी उपोषण करू शकत नाही परंतु मला वाटते की मला आगीच्या भट्टीत टाकण्यात आले आहे व तिच्यात माझे अंतकरण हुरपते आहे असे असतानाही मी का जगतो आहे हे एका ईश्वरालाच माहीत काहीही असले तरी मी काँग्रेसचा सेवक आहे काँग्रेस सेव का जर वेड्याच्या आहारी जात असेल तर मी सुद्धा वेड्याच्या आहारी जायला पाहिजे काय मी तुम्हा सर्वांच्या विवेकाला आव्हान करू इच्छितो काँग्रेसच्या विवेकाला आवाहन करू इच्छितो मुसलमानांच्या माझे मित्र जिना यांच्या विवेकाला आव्हान करू इच्छितो आणि त्यांची अंतकरणे जिंकू इच्छितो पाकिस्तान जिंदाबाद ही घोषणा आता अस्तित्वात आली असल्यानंतरही तुम्हाला लॉर्ड माउंट बॅडनकडे का जावेसे वाटते असे जिनासाहेबांना मी विचारू इच्छितो तुम्ही काँग्रेसकडे का जात नाही तुम्ही डॉक्टर बादशाह खान डॉक्टर खान साहेब यांच्याकडे का जात नाही पाकिस्तान किती सुंदर गुलाबाचे फुल आहे हे तुम्ही का दाखवत नाही परंतु पाकिस्तानबद्दल माझ्याकडे तक्रारी येत आहेत आज मला एक पत्र आले आणि त्यात सांगण्यात आले आहे की एक ब्रिटिश पेढी शस्त्रास्त्रे बनवण्याकरता लाहोरला जाणार आह त्यात असे सांगण्यात आले आहे की पाकिस्तानने राष्ट्रकुलात राणेचा निर्णय घेतला आहे आणि त उपनिवचा दर्जा मान्य करणार आह उपनिवाचा दर्जा स्वीकारून काँग्रेसने कोणताही अपराध केलिला नाही ब्रिटिशांचे राज्य लवकरात लवकर म्हणून तिने ही गोष्ट तात्पुरत्या स्वरुपात मान्य केली आह घटना तयार होताच ती संपूर्ण स्वातंत्र्याच्या बाजूने कौल देईल मुस्लिम लीग त्यानंतर उपनिवेशाचा दर्जा कायम ठेवणार का? आहे काय आपल्या दोन्ही देशांची घटना सारखी असावी दोघांनाही संपूर्ण स्वातंत्र्य आपले ध्येय ठरविले आहे यामुळे संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय कमी असलेली दुसरी कोणतीही गोष्ट न स्वीकारणे कर्तव्य ठरेल परस्परांशी झगडून ते कर्तव्य पार पाडता येऊ शकत नाही झिनांची समजूत घालण्याच्या प्रयत्नात सर्व हिंदू थकून गेले आणि पाकिस्तान दिल्याने आपल्याला शांतता मिळेल अशा आशेने त्यांनी पाकिस्तान मान्य केला आहे असे घडण्याला मी कबुली का दिली असे कोणीही विचारू शकतो परंतु काँग्रेसने कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी माझा सल्ला घेतला पाहिजे असा आग्रमी धरू शकतो काय मी इतका मूर्खन आहे आणि मी जर काँग्रेसविरुद्ध बंड केले तर काँग्रेस संपूर्ण देशाची असल्यामुळे त्याचा अर्थ मी संपूर्ण देशा देशाविरुद्ध बंड पुकारले असा होईल काँग्रेस भांडवलदारांच्या बाजूची झाली असे जेव्हा वाटेल तेव्हाच मी असे करेन परंतु मला वाटते की काँग्रेस सध्या तरी गरीबांकरता काम करत आहे ती कदाचित माझ्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाचे अनुसरण करत असेल आणि तिचे मन शस्त्रास्त्र सैन्य आणि कारखान्यांवर गेले असेल परंतु मी तिचे समजून युक्तिवादाने घातली पाहिजे उपोषण करून नाही इतकेच नाही तर उपोषणसुद्धा दानवी असू शकते अशा दानवी उपोषणापासून ईश्वर मला वाचवो त्याने मला दानवी कृत्यापासून वाचवावे दानवी भाषेपासून वाचवावे आणि दानवी विचारांपासून वाचवावे आणि अशा काही गोष्टींना शरण जाण्याआधी त्याने मला घेऊन जावे जर मी एखादी उपोषण केले तर ते शुद्ध आणि ईश्वरीय असेल प्रकरण बत्तीसावे प्रार्थना प्रवचन जून सहा एकोणीसशे सत्तेचाळीस नवी दिल्ली जून सहा एकोणीसशे त्यांचे लांबपत्र वाचून दाखवण्यात मी वेळ वाया घालवणार नाही माझा असा समज होता की मला काय म्हणायचे आहे ते लोकांना कळले असेल परंतु आपण इतके भाग्यवान नाही हे माझ्या लक्षात आले धर्माच्या नावावर अधर्माचे पालन होत आहे परंतु या अधर्माबरोबरच आपल्याला रहावे लागेल या बाई जरी अडथळाण्याचा प्रयत्न करत असतील तरी त्यांना कोणीही त्रास देऊ नका आता त्या एक पाऊल पुढे गेले आहेत आणि त्यांना मला लिहिले आहे की भाषण सुद्धा करायला नको त्यांना जे वाटेल ते म्हणू द्या मी प्रार्थनाही थांबवणार नाही आणि भाषण देणेही थांबवणार नाही देशात अशा प्रकारे जर कोणी वागणार असेल तर प्रशासन कामच करू शकणार नाही तुम्ही कृपा करून शांत राहा तुम्ही सर्व उकडाने त्रस्त झाल्याचे मला दिसत आहे परंतु तुम्हाला ऐकायचे आहे आणि मला बोलायचे आहे परंतु मी तुमच्याशी तेव्हाच बोलू शकतो जेव्हा तुम्ही शांतता ठेवाल याचा अर्थ असा नाही की एखाद्या कापडाच्या तुकडाने वा कागदाने तुम्ही हवा घेऊ शकत नाही ही मुलगी मला हवा घालत आहे मग मी तुम्हाला मनाई कसा करू शकतो तुम्ही सर्व स्वतःला हवा घालाल तर हे काम स्त्रियांजे नाही असे मी म्हणेन तुम्ही स्वतःचे पंखी आणू शकता स्त्रीसुद्धा पुरुषाप्रमाणे वागू शकते स्त्रीने धीर सोडला नाही तर ती पुरुषाची श्रेष्ठ अर्धांगिनी होऊ शकते भजनात गोपी म्हणते की बासरीवादन ऐकण्याकरता मला वनात जाण्याची इच्छा होते परंतु हे वजन काही केवळ स्त्रियांकरता नाही ईश्वरासमोर आपण सर्व गोपी आहो स्वतः ईश्वर तर स्त्री आहे ना पुरुष त्याच्याकरताना दर्जात भेद आहे ना, ना जन्मामुळे भेद आहे त्याचे वर्णन नेती नेती असेच करता येऊ शकते ईश्वर वनात राहतो म्हणजे हृदयात राहतो आणि त्याची बासरी म्हणजे आतला आवाज आपल्याला निर्जन वनात जाण्याची गरज नसते आपल्या अंतकडात सदैव सुरू असलेली दैवी संगीत आपण ऐकले पाहिजे आपण जेव्हा ते गोड संगीत ऐकू लागू तेव्हा हिंदुस्थानात सर्व काही चांगले होईल आपण हे भजन अगदी योग्य वेळी ऐकले आहे याबाईंचे म्हणणे आहे की झिनांना बिघडवणारा मीच असल्यामुळे मी, मी वनात जाऊन निवृत्त व्हायला पाहिजे परंतु त्यांना बिघडवणारा मी कोण जर असे काही शक्यच असेल तर मी त्यांच्यात परिवर्तन घडवून आणण्याची आशा करीन आणि असे मी धाक दपटशाने दा करणार नाही तर प्रेमाने करीन दडपशाहीने अण्वस्त्राणे माणूस केवळ विध्वंस करू शकतो अण्वस्त्राणे केवळ विध्वंस आणला आहे त्याने कधीही कोणालाही आपल्याकडे आकर्षित केले नाही मानसाला मानसाकड़े आकर्षित करणारा जगात जर कोणता चुंबक असेल तर तो आहे प्रेमाचा मी त्याचा साक्षी आहे याबाई म्हणतात की मी कुराण वाचू नये मुळीच बोलू नये केवळ वनात जाऊ निवृत्त व्हावे परंतु मी वनात जरी गेलो तरी तुम्ही मला इथे ओढून आणाल माणसाचा जन्म एकत्र करता आहे मी जर जंगलात राहण्याची आणि लोकांना तिकडे आकर्षित करण्याची कला शिकलो तर मला भाषणे करावी लागली नसती वा काही बोलण्याची गरज भासली नसती मी एकांतात आणि शांततेत राहिलो असतो आणि मला जे हवे ते तुम्ही केले असते परंतु ईश्वराने मला अजून त्याकरिता पात्र ठरवलेले नाही वायसरायबरोबरच्या आजच्या माझ्या दीर्घ मुलाखतीत काय बोलणी झाली आणि त्यांच्याकडून मी काय आणले हे तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल ते काय देऊ शकतात ते असाय आहेत त्यांच्याजवळ घेण्यासारखेही काही नाही आणि देण्यासारखेही काही नाही ते म्हणाले की मी ईश्वराची प्रार्थना करतो आहे की हिंदुस्तानातील प्रत्येक माणसाचा मग तो हिंदू मुसलमान शीख वा इतर कोणीही असो लक्षात आले पाहिजे की हिंदुस्तानला लुबाडण्याकरिता वा अंतर्गत भांडणे लावण्याकरता मी इथे आलेलो नाही ते इथे केवळ निघून जाण्याकरता आले आहेत शक्य तोवर शांतता प्रस्थापित झाल्यानंतर आणि तसे झाले नाही तरीही ते जातील ते म्हणतात की पंधरा ऑगस्टनंतर ब्रिटिश या देशात राहणार नाहीत आपली इच्छा असली तर ते केवळ महाराज्यपाल म्हणून राहतील व्हायसराय म्हणाले की सध्या तरी माझ्याजवळ उपनिवेशाचा दर्जा देण्यापेक्षा जास्त काहीही नाही आपण त्यांना हाकलू लावणार असू तर मात्र गोष्ट वेगळी परंतु मित्र म्हणून जायचे असेल तर त्याकरता हा सर्वोत्तम मार्ग आहे असं त्यांचे म्हणणे आहे व्हायसराय मला असंही म्हणाले की तुम्ही ब्रिटिशांना बजबणी घालवून देत नसल्यामुळे आम्ही मित्राप्रमाणे जात आहो एकोणीशे बेचाळीस साली लोकांनी रेल्वे तार विभागाच्या सेवा इत्यादींमधे घातपाताचा प्रयत्न केला हे खरे आहे परंतु असे करणारे फार कमी होते समाज अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी नव्हता आपण त्यांच्याशी सौजन्याने वागलो असं तिणाले आपण त्यांना केवळ निघून जाण्याकरता सांगितल कारण त्यांनी देशात विष पसरवले होते परंतु काँग्रेसने त्यांना वीज दिले नाही काँग्रस्त्यांच्याशी केवळ असहकार केला आणि सैनिकी प्रशासनाच्या आधाराशिवाय आपण इथं राहू शकत नाही हे ब्रिटिशांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला आपला सहकार जर परिपूर्ण असता तर ब्रिटिश कधीचेच निघून गेले असते आणि अधिक चांगल्या पद्धतीने आंदोलनात सहभागी होण्याकरता काँग्रेसने विद्यार्थी शासकीय कर्मचारी आणि सैनिकांना पाचारण केले परंतु ते दुबळे होते त्यांच्यात आपली जागा सोडण्याचे साहस नव्हते असे असूनही आपण त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली नाही की त्यांना वीज घातली नाही आपली ही शक्ती ब्रिटिशांच्या लक्षात आली आणि म्हणूनच ते जात आहेत परंतु वायसराचे म्हणणे आहे की लोक अजूनही आमच्यावर विश्वास ठवत नाही एका पत्रकारनं लिहिले आहे की ब्रिटिश इथं राज्य करण्याकरता आले होते आणि आता ते देशाची दोन भागात फाणे करून जात आहेत दोन्ही भागांनी आपसात भांडून आपली मदत मागितली तर त्यांना इथं राहण्याकरता निमित्त मिळेल असे लोकांना वाटते याचा अर्थ विश्वासघात होईल आणि यावेळी ब्रिटिश आपला विश्वासघात करणार नाहीत अशी मला आशा आहे आणि त्यांनी जरी असे केले तरी आपण शौराने वागलो पाहिजे शूर माणसाने विश्वासघातायला का घाबरावे व्हायसराय जर माझ्याशी इतक्या प्रांजळपणाने बोलतात तर मी त्यांच्या हेतूबद्दल शंका का घ्यावी व्हायसरायनी मला विचारले की निदान तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे काय मी त्यांना सांगितले की माझा तुमच्यावर विश्वास नसता तर मी तुमच्याकडे आलोच नसतो मी त्यांना सांगितले की मी खरे बोलणारा आणि प्रामाणिक माणूस आहे याप्रमाणे मी व्हायसरायशी बोललो आणि त्याचबरोबर देशाची भारत आणि पाकिस्तानमध्ये फाळणी होत असल्याबद्दल अंतकरणातील दुःखही मी त्यांना सांगून टाकले त्यावर ते म्हणाले की हे ब्रिटिशांनी केलेले नाही काँग्रेस आणि लीगने संयुक्तपणे जे मागितले ते आम्ही ते म्हणाले की ब्रिटिश एका एक सोडून जाऊ शकत नव्हते कारण लहानशा घरात जरी वाटण्या करायच्या असतील तरी त्याला वेळ लागतो मग इथे तर संपूर्ण राष्ट्राची फाळणी करण्याचा प्रश्न होता त्यावर मी व्हायसानं सांगितले की तुम्ही आता विश्रांती घ्या आता आम्ही आपसात बसून स्वतःच पाणीचे काम पूर्ण करून टाकू हेच योग्य होईल व्हाईसरायनं मी सांगितले की गेल्या दोन तीन दिवसापासून मी जनांना विनवणी करतो आहे की तुम्हाला जे हवे होते पेक्षे -पेक्षे थे थे ते मिळाले आहे शक्य आहे की तुमच्या अपेक्षेपेक्षा ते थोडे कमी असेल परंतु ते काय आहे ते आता तरी दाखवा तो केवळ नावाचाच गुलाब आहे की त्याला सुगंधही आहे आपल्याला त्याचा निदान सुगंध तरी मिळायला नको का पाकिस्तानमध्ये हिंदू आणि शिखांकरता जागा आहे की नाही ते आम्हाला सांगा त्यांना गुलाम होऊनच तिथे राहावे लागेल काय आणि तुम्हाला वायव्य सरहद्ध प्रांतात सर्वमत घेऊन त्याची फाळणी करायची आहे काय तुम्हाला बलूचिस्तानची सुद्धा फाळणी करायची आहे काय आतापर्यंत जर मुसलमान हिंदूंना शत्रू समजत होते तरी आता यापुढे हिंदूंना शत्रू समजत नाहीत हे ते आपल्या कृतीतून दाखवून देतील काय ते पठाण बलूच आणि हिंदूंची फाळणी करण्याचे टाळतील काय भावाभावाप्रमाणे आपण जरी संपत्तीची वाटणी केली तरी आम्ही एक आहो आणि ब्रिटिशांशिवाय आम्ही आपसात व्यवहार करू हे ते दाखवून देतील काय मी या भाषेत बोलत असल्याबद्दल ते जर मला शिव्या देणार असतील तरी मी ते मनाला लावून घेणार नाही काल सुद्धा मी अजूनही का मरत नाही असे कोणीतरी मला म्हणाला होता तेव्हा त्याने मला शिवीच दिली होती परंतु या लोकांच्या मनात काय आहे ते त्याने स्पष्ट करावे अजूनही ते माझ्याकडे का येत नाहीत ते तुमच्याकडे का येत नाहीत ते काँग्रेसच्या लोकांना वा कॉंग्रेसदारांना भेटण्याकरता का बोलावत नाहीत एक वेळ अशी होती की काँग्रेस आणि लीगमध्ये एकमत होते आता ते त्याहूनही बळकट करा का करत नाही आपण सर्व मिळून मित्र होण्याकरता प्रयत्न करूया शत्रुत्वा करतानाही व्हायसराय हे एकट्याने करू शकत नाही आपण संगणित प्रयत्न करूनच मित्र होऊ शकतो प्रकरण तेहतीसावे प्रार्थना प्रवचन जून सात एकोणीसशे नवी दिल्ली जून सात एकोणीसशे सत्तेचाळीस आणि बघिनीं मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो की प्रार्थनेत अडथळा आणणे योग्य नाही मी प्रार्थना थांबवू शकत नाही ती सुरूच राहील परंतु दररोज एक वा दुसरे तक्रार असतेच असे मला आढळून आले आहे यामुळे मला फार वेदना होतात याच विषयावर मी माझे व्याख्यान सुरू ठेवणार आहे माझ्यावर फार मोठे दडपड येत तरी वातावरण कसे आहे याविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे लोक मला म्हणतात की व्हाईसराईच्या वक्तव्यापर्यंत तुम्ही विरोध करत होता आणि धाकट शाणे आम्ही काही देणार नाही असे म्हणत होता आता वैसायचे वक्तव्य आल्यानंतर तुम्ही गप्प बसला हा, लोकांचे हे म्हणणे योग्यच आहे या निर्णयाने मी समाधानी नाही हे मी कबूल केलेच पाहिजे परंतु जगात अनेक गोष्टी अशा होत असतात की ज्या आपल्या आवडीच्या नसतात आणि तरीही आपल्याला त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागत अशाच प्रकारे आपल्याला याही गोष्टीशी जुळवून घ्यावे लागते एका वृत्तपत्राने म्हटले आहे की अखिल भारतीय काँग्रेस कमिटी हा प्रस्ताव फेटवून लावू शकते सुद्धा मत आहे की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला हा प्रस्ताव फेटाळण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु ज्या काँग्रेसला इतके दिवस आपण आपली निष्ठा वाहिली होती आणि जिला जागतिक प्रतिष्ठा मिळाली आहे आणि जिने कितीतरी के काम केले आहे त्या काँग्रेसला आपण एकाएकी विरोध करू नये मोठ्या संख्येतील कर्मट लोक अजूनही अस्वच्यतेच्या राक्षसाला बिलगून आहेत आणि या राक्षसाला बिलगून आपण आपला धर्म पाळत आहोत असे त्यांना वाटते परंतु आमच्यापैकी खून घरास तरी हे एक विश्वास ठरवेल याचप्रमाणे धर्मविरोधी कृत्यांवर काँग्रेस धर्माची झूल चढवणार असेल तर आपल्याला ती संघटना गुंडावी लागेल काँग्रेसची हत्या कोण करू शकतो तिच्यासमोर आपण सर्व आपला प्राणत्याग करू शकतो आपण आत्महत्या करून मरणार नाही परंतु आपण तिच्याशी संघर्ष करत राहू व तोपर्यंत आपण तिच्यासमोर नतमस्तक ना होणार नाही जोपर्यंत तिला आपण योग्य मार्गावर नाही वा आपण स्वतः मरण पत्करत नाही परंतु आपण असे तेव्हाच करू जेव्हा काँग्रेस जाणून बुजून चूक करत आहे असे आपल्याला वाटेल माझ्या मताप्रमाणे सध्या ती जाणून बुजून चूक करत नाही अधर्माला धर्म समजून ती आतापर्यंत वागली असती तर ती आजच्या प्रसिद्धीत पोहोचली नसती हा निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेस कार्यकारणीने अ भा काँग्रेसचा सल्ला घ्यायला पाहिजे होता असे म्हणणे बरोबर नाही कार्यकारिणींने उचला वयाच्या प्रत्येक पावलाआधी अखिल भारतीय काँग्रेसचा सल्ला घेणं आवश्यक असेल तर कार्यकारणी कामच करू शकणार नाही परिणामी अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणीला आव्हान देऊन तिला काढून टाकू शकते आणि नवीन कार्यकारणी तयार करू शकते मी जेव्हा काँग्रेसकरता नियमितपणे काम करत होतो आणि काँग्रेसची घटना राबवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा एका चर्चेच्या दरम्यान मी म्हणालो होतो की काँग्रेस दरवेळी तिची तीनशे वा एक सदस्य गोळा करू शकत नाही अशा प्रकारे कार्यकारणी काम करू शकत नाही नंतर अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणीला अर्थातच स्पष्टीकरण मागू शकते अविश्वासाचा ठराव मंजूर करून काँग्रेस कार्यकारिणीला काढूनही टाकू शकते आणि नवीन कार्यकारणी तयार करू शकते आणि अशी चुकीची प्रवृत्ती होणार नाही याची ती खात्री करून घेऊ शकते कल्पना करा की कार्यकारिणीने अखिल भारतीय काँग्रेसच्या नावावर अनेक लाखांची हुंडी दिली आणि काँग्रेसने तिला मंजुरी दिली नाही असे असले तरी अखिल भारतीय काँग्रेसला त्या हुंडीचा मान ठेवाच लागेल परंतु अशी चूक परत होऊ नये म्हणून ती कार्यकारणीला निश्चितच काढून टाकू शकते व तिच्या जागी नवीन कार्यकारणी तयार करू शकते खरे म्हणजे अशा परिस्थितीत अखिल भारतीय काँग्रेसने असेच पाऊल उचलायला पाहिजे हीच गोष्ट हिंदुस्तान पाकिस्तान प्रकरणासंबंधीच्या निर्णयालाही लागू होते आता हा निर्णय होऊन आहे परंतु अजूनही तडजोडी बराच वाव आहे आपण हिंदुस्तान आणि पाकिस्तानला वा तुम्ही जे काही नाव द्याल त्याला आपल्या इच्छेप्रमाणे निर्माण करू शकता व करू शकता हे खरे आहे की काँग्रेस लीगचे प्रतिनिधित्व करत नाही परंतु मी ज्याप्रमाणे काँग्रेसकडे पाहतो त्याप्रमाणे काँग्रेस संपूर्ण हिंदुस्थान राष्ट्राचे प्रतिनिधित्व करते यामुळे मुसलमानांनी आमची फार मोठी हानी केलेली असल्यामुळे आम्हीही त्यांची हानी करू असे काँग्रेस म्हणू शकत नाही काँग्रेसने जर असे केले तर ते काँग्रेस राहणार नाही मी जेव्हा गोलमेज पशिरीकरता गेलो होतो तेव्हा सुद्धा मी म्हणालो होतो की त्यांनी जरी आमची हानी केली तरी आम्ही त्यांचे कल्याणच करू काँग्रेसला लोकशाही शासन पद्धती स्थापित करायची आहे ती संस्थानिकांच्या हिताच्या विरोधातही काम करणार नाही परंतु संस्थानिक आपले पद तेव्हाच राखून ठेऊ शकतील जेव्हा ते औंच्या राजाप्रमाणे विश्वस्त बनतील औंस सारखे लहानसे संस्थान लोकांच्या सार्वभौमत्समोर झुकले म्हणून औंची आठवण लोकांना दीर्घकाळ राहील याउलट काश्मीरचे संस्थान जरी करोड रुपयांचे असले तरी जर ते लोकांचा आवाज ऐकणार नसेल तर ते नष्ट होऊन जाईल आतापर्यंत हे संस्थानी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मदतीने जरी उद्दामपणाने आपल्या प्रजेशी वागले असतील तरी त्यांचे अधिकार प्रजेपासून त्यांना मिळाले आहेत हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे मी काश्मीरचा विशेष उल्लेख केला कारण आज सर्वांचे डोळे काश्मीरकडे लागले आहे काँग्रेस सतत जनतेची रहावी आणि जनता काँग्रेसची रहावी म्हणजे तिने काँग्रेसच्या क्षतीचे पालन करावे म्हणून मी इतके दीर्घ भाषण कल आपण जर अंतर्गत संघर्षाला सुरुवात केली तर काँग्रेसचा विनाश होईल तुम्हाला जर कार्यकारणीचा निर्णय पसंत नसेल तर तसे तुम्ही अखिल भारतीय काँग्रेसच्या येत्या सभेत सांगू शकता त्या सत्राला उपस्थित राहण्याचा माझा कोणताही हेतू नाही मला बोलावते ते, ते मी जाईन परंतु माझ्या एकट्याचा आवाज कोण ऐकणार आहे अखेरीस तुम्ही जनता हा। जे काही के काँग्रेसने के केले ते तुम्हाला जर मान्य नसेल तर तुम्ही तसे काँग्रेसला सौजन्यपूर्ण भाषेत कळवू शकता पाकिस्तान म्हणून जे काही दिले पाहिजे ते देणे आणि जो काही भाग तिच्याकडे राहिला त्यात प्रयत्नांची पराकष्ठा करणे हे आता काँग्रेसचे कर्तव्य आहे पाकिस्तानच्या लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्या देशाची प्रगती करण्याच्या बाबतीत काँग्रेसच्या पुढे जावे असे जर घडले तर हे दोघे मैत्रीभावाने सुखा समाधानात राहू शकतील अखेरीस जीनासाहेबांना परत विनवणी करत गांधीजी म्हणाले की हिंदू मुसलमान पारसी आणि इतर सर्वांना तडजोडी करता बोलवा आणि वायसराय आणि काँग्रेसच्या नेत्यांची विनाकारण इतस्त जी धावपळ होत आहे तिच्या त्रासापासून त्यांना वाचवा जीनांना विनवणी करत ते म्हणाले की तुम्ही असा पाकिस्तान उभारा की जिथे गीता आणि कुराण आजूबाजूला राऊंड म्हणता येईल आणि मंदिर गुरुद्वारा आणि मशीद यांना समान आदर मिळेल तुम्ही जर असे केले तर आतापर्यंत पाकिस्तानला विरोध करणाऱ्यांना आपल्या विरोधाबद्दल पश्चताप होईल व ते केवळ पाकिस्तानची प्रशंसा करतील प्रकरण चौतीसावे प्रार्थना प्रवचन जून आठ एकोणीशे नवी दिल्ली जून आठ एकोणीसशे सत्तेचाळीस आणि भगिनीं प्रार्थनेच्या दरम्यानच्या काळात जरी आकाशातून वामोशाळ झाला वा धरणिकंप झाला तरी आपल्या शांततेचा भंग व्हायला नको गोपी वनात ज्याप्रमाणे बाजूचे सुर ऐकते त्याप्रमाणे ईश्वर भक्त ईश्वराचा आवाज आपल्या हृदयातून ऐकत असतो इंग्रजी त्याचे वर्णन शांततेचा आवाज असे करतात वेगळ्या शब्दात आपण जेव्हा शांत असतो तेव्हाच तो आवाज ऐकू शकतो मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की प्राध्यापक कोसंबी हे प्रकाड पंडित होते आणि पालीवर प्रभूत्व असणाऱ्या काही मुजक्या लोकांमध्ये त्यांचा अंतर्भाव होत होता त्यांचा सेवाग्राम आश्रमात मृत्यू झाला सेवाग्राम आश्रमाचे प्रबंधक बलवंसिय लिहितात की मी आजपर्यंत असा मृत्यू पाहिलेला नाही कबीरांनी पुढील धुळ्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे तो मृत्यू होता भक्त कबीर म्हणतात आपण कितीही काळजीपूर्वक हे वस्त्र धारण केले तरी ते जसे आहे तसे परत करावे लागणार आहे दास कबीर जतन ओडी ज्यो की त्यो धरदिनी चदरिया अशा प्रकारे आपण सर्व मैत्री करू शकलो तर ती फार चांगली गोष्ट होईल मिओ हो आणि जाट जा यांच्यामध्ये मी मध्यस्थ म्हणून काम करावे असे मला सांगण्यात आले परंतु मध्यस्थ म्हणून मी कसा काम करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे या दोघांची मला ओळख नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या माणसात आपला निर्णय अमला आणायचा लावण्याचे सामर्थ्य असते तोच मध्यस्थ होऊ शकतो माझ्याजवळ शस्त्रही नाहीत आणि मी न्यायालयांची मदतही घेणार नाही परंतु मला वाटते की आता त्यांनी स्वतः संयम पाळला पाहिजे जे घडले ते चांगले असवा वाईट काँग्रेस आणि ली तडजोड करावी लागली आहे दुसरी बाजू हार वाणेपर्यंत त्यांनी भांडण सुरू ठेवू नये मिओ शूर लोक आहेत आणि जाट व अन हरलो असे म्हणण्याची संधी कोणाला देणार नाही सुदैवाने ते म्हातारे मुलगे आणि स्त्रियांना मारत नाही दोन्ही बाजूंनी भरपूर शस्त्रे गोळा केली आहेत दोघेही शौराने लढत आहेत परंतु काहीही असले तरी त्यामुळे विनाश होत आहे गरीब माणसाची झोपडी जळाली जाते तेव्हा त्याला तितकेच दुःख होते जितके राजाचा म्हणजला गेल्यानंतर त्याला होते आपल्या इतक्या जवळ हाणामाऱ्या सुरू आहेत आणि तरीही त्या बाबतीत आपण काही करू शकत नाही त्या बागावर काळो पसरला आहे असे असले तरी तुमच्यापैकी जे त्यांना ओळखतात शक्य असेल तर त्यांनी त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोचवावा आणि त्यांच्यातील लढाई थांबवावी बंगालमधील विद्यार्थ्यांना मी बिघडवतो असा माझ्यावर आरोप आहे माझ्यामुळे कोणीही बिघडत नाही असा माझा दावा आहे बंगाल बिहार व नोआ खलीफ माझ्यामुळे कोणीही बिघडलं नाही मी केवळ परिस्थितीत सुधारणा घडून आणू शकतो व तसेच मी कलिआह आता पंजाबप्रमाणे बंगालची सुद्धा फाळणी होणार आह बंगालच्या एका भागात मुसलमानांचे बहुमत आह तर दुसऱ्यात हिंदूंच मोठ्या संख्येतील हिंदूंनी फाळणी हवी आह कारण माणूस किती दिवस दंगलग्रस्त अवस्थेत राहू शकचे म्हणणे आहे की एकताचे विवचन झाले की आमच्या जन्मभूमीत निदान आम्ही शांततरी राहू शकू बंगालमधील मुस्लिम लीगने हा प्रस्ताव अमान्य केला आहे परंतु बंगालच्या मुस्लिम लीगला गंभीरपणे कोण घेतो या नवीन प्रस्तावांतर्गत बंगालची फाळणी निश्चित आहे आता बंगालच्या फाळणीला विरोध केल्याचा माझ्यावर दोषारोप करण्यात येत आहे हे खरे आहे की मला फाळणी नको आहे परंतु संपूर्ण देशाची हिंदुस्तान आणि पाकिस्तानमध्ये फाळणी करण्यालाही माझा विरोध आहे मी जरी एकटा हिंदू शिक्षक राहिलो असतो तरी मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागात जाऊन राहण्याची माझ्यामध्ये धैर्य आहे ते जास्तीत जास्त वाईट काय करू शकतात मारू शकतात याहून अधिक वाईट काय करू शकतात परंतु ते मला मारणार नाहीत ते एका एका मासाचे रक्षण करतील ईश्वर माझे रक्षण करेल ज्याचे रक्षण करणारा कोणी नसतो त्याचे रक्षण नेहमीच ईश्वर करत असतो म्हणूनच कवी म्हणतात की ईश्वर हा दुर्बलांची शक्ती आहे मला बंगालची फाणी मुळीच आवडलेली नाही परंतु मी म्हणेन की हिंदूंनी भीतीवर विजय मिळवावा अणु जीवाच्या वा वित्ताच्या हानीची फिकीर करणे बंद करावे त्यांना प्रांतातील त्या भागात आपण सुरक्षित राहू असे जर वाटत असेल तर मी त्याच्या मार्गात आडवा येईल असा कोणी विचारसुद्धा मनात आणू नये त्या दिवशी शरद बाबू माझ्याकडे आले होते बंगालची फाळणी व्हावी अशी त्यांची इच्छा नाही त्यांचे म्हणणे आहे की संपूर्ण प्रांताची एकच संस्कृती आहे आणि खानपानाच्या सवयीही सारख्याच आहे मग धर्माच्या नावावर बंगालची फाळणी का झाली पाहिजे शरद बाबूंचा त्यांच्या दृष्टिकोन आहे माझा माझ माझे वैयक्तिक मत अनेकांच्या मतांच्या आड येऊ शकत नाही मी नेहमीच चांगल्या गोष्टी सहकार्य करतो वाईट माणूस रामनाम घेत असेल तर मी त्यात त्याला साथ देऊ नये काय आणि चांगला म्हणला जाणारा माणूस वाईट कृत्यांमध्ये भुतला असेल तर मी त्याला साथ दिली पाहिजे काय मी जर असे केले तर मी गांधी राहणार नाही कारण गांधी दानवाची भक्ती कधीही करत नाही जो कोणी प्रेमाने चांगल्या हेतूने काम करेल त्याला माझा पाठिंबा मिळेल बंगालची फाळणी टाळण्याकरता पैसा उदळला जात असल्याचे मला कळले आहे पैशाच्या मदतीने कोणतीही कायम ठेणारी गोष्ट साध्य करता येऊ शकत नाही पैशाच्या आधारे मिळवलेल्या मतांमध्ये जोर नसतो असे कृत्य माझ्या जवळच्या नातलगाने केले तमी मी त्यात सहभागी होऊ शकत नाही यामुळे मी शरद बाबूना सांगेन की तुम्हाला आणि मला जरी बंगालची फाणी थांबवण्याची इच्छा असेल तर सध्या तरी आपण ती गोष्ट विसरायला पाहिजे अशुद्ध साधनांनी ते साध्य करता येऊ शकत नाही अशुद्ध साधनांनी ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही आणि अशोभनीय गोष्ट साध्य करण्याकरता कोणते साधन वापरले तरी ते शुद्ध असू शकत नाही प्रकरण पस्तीसावे प्रार्थना प्रवचन जून नऊ एकोणीसशे नवी दिल्ली जून नऊ एकोणीसशे काही दिवसांपूर्वी तुमच्याशी अल्लोपनिषदासंबंधी बोललो होतो ते कोणत्याही धर्मग्रंथात सापडत नाही अशी तक्रार करणारी पत्रे काही पत्रे मला आली आहे मी याचा उल्लेख स्मरणाने केला होता यामुळे मी एका मित्राशी या यासंबंधी चर्चा केली त्यांनी मला लिहून कळवले की ज्या अल्लोपनिषदाचा मी उल्लेख केला त्या सात मंत्र आहेत हे उपनिषद अथर्व वेदा इतके जुने आहे त्यांनी इतरही पुष्कळ गोष्टी सांगितल्या त्या या विषयाच्या विद्यार्थ्यांकरता उपयोगी असतील त्यामुळे त्या, त्या पत्रातील हा भाग मी सांगत नाही याशिवाय मला जयचंद्र विद्यानंकर यांचे ते म्हणतात महाराणा कुंभ राणासंग यांच्या आजोबा हे मुसलमानांच्या आक्रमणाला संघटित विरोध करणारे पहिले होते त्यांनी मुसलमानांनी आक्रमणीला गुजरात आणि माळवामधील प्रदेश परत ताब्यात घेतला होता आणि चितोड येथे विजयस्तंभ उभारला होता त्या विजयस्तंभावर बाजूबाजूला विविध हिंदू देवी देवतांचे व त्याच्या बाजूला ब्रह्मा विष्णू आणि महेश व अल्ला यांचे नाव सुद्धा कोरलेले आहे महाराणा रणजित सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज इस्लामचा कसा आदर करत होते ही गोष्ट सर्वश्रुत आहे तुमच्या प्रार्थनेत कुराणातील पाठ म्हणण्याला विरोध करणारे हिंदू धर्माचे हे कैवारी त्या विजयस्तंभावर अल्लाचे नाव पुरण्याला का विरोध करत नाही हिंदू मुसलमान यांच्यातील वैमनस्याचे कारण चुकीच्या इतिहासात लेखण्यात आहे हे निदर्शना आणून देत विद्यालंकरजी लिहितात की इतिहासाचे अध्यापन योग्य दिशेने होईल पहा तसे केल्याशिवाय हिंदू मुसलमान ऐक्याकरता करण्यात आलेल्या कोणत्याही प्रयत्नाला अपयशीने अपरिहार्य आहे इतक्यात माझ्यावर टिकीचा भडीमार करणारी कितीतरी पत्रे येत आहेत देशाची विभाजन म्हणजे माझ्या शरीराचे विभाजन हे माझे शब्द कसे अर्थही ठरले आहेत हे दाखवत एक मित्र लिहितो की देशाच्या फाळणीचा मी प्रखर प्रतिकार केला पाहिजे परंतु याबाबतीत मला दोष देता येऊ शकते असं मला वाटत नाही देशाची फाळणी होऊ नये असे जेव्हा मी म्हणालो होतो तेव्हा जनतेचा मला पाठिंबा आहे असा माझा विश्वास होता परंतु माझ्या विचाराच्या विरोधी जन्मत आहे असे मला आढळून येते तेव्हा मी माझे मत जनतेवर लादले पाहिजे काय आपण खोटेपणा आणि अदमपणाशी तडजोड करू नये असे मी सतत म्हणत आलो आहे आणि आज मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की माझ्याबरोबर सर्व मुसलमाने तर जरी असते तरी मी हिंदुस्तानची फाहणी होऊ दिली नसते परंतु आज सर्वसामान्य लोकमत माझ्याबरोबर नाही हे मी मान्य केले पाहिजे आणि म्हणून मी बाजूला झालो आहे सत्य आणि असत्य आणि हिंसेवर विजय मिळवू शकतात हा पाठ गत तीस वर्षापासून आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु सध्या तो मिसरण्याकडे आज आपली प्रवृत्ती झाली आहे अधीरपणावर जरुनच विजय मिळवता येतो आणि उत्तजित अवस्थेवर शांतपणा धारण करून आज आपण आपल्या सावळीला सुद्धा घाबरतो माझ्याच आणि पाकिस्तानला जे विरोध करू इच्छितात त्यांच्या देशाच्या फाणीला विरोधाची गोष्ट सोडली तर दुसरी कोणतीही गोष्ट समान नाही त्यांच्या आणि माझ्या विरोधात मूलभूत अंतर आहे प्रेम आणि शत्रुत्व या गोष्टी एकत्रित कशा येऊ शकतात दुसरा एक मित्र लिहितो की इतर वायसरायपेक्षा हे वायसराय अधिक डोक्याचे आहे इतर व्हायसराय आपल्या तलवारीच्या बाळावर चिडत होते तर हे गोडगोड बोलून काँग्रेसला सापळ्यात अटकवत आहे या मताशी मी कधीही सहमत होऊ शकत नाही पत्रलेखकाने अनाहूतपणे व्हायसरची स्तुती केली आहे आणि काँग्रेसच्या मंत्र्याच्या बुद्धिमत्तेला व कार्यक्षमतेला कमी लेखले लि आहे जनतेचे मत म्हणजे ज्यांच्यात मत धारण करण्याची क्षमता आहे हे काँग्रेसच्या नेत्यांच्या बाजूने आहे हे त्यांना का कळत नाही पुढारी मूर्ख नाही त्यांनाही फाणी तिरस्कर वाटते परंतु देशाचे प्रतिनिधी म्हणून ते लोकमताच्या विरोधात जाऊ शकत नाही त्यांना जनतेकडून शक्ती मिळालेली असते आणि पुढारी जेव्हा निवडून आलेले प्रतिनिधी असतात व आपलेच लोक देशाशी द्रोह करतात तेव्हा कोणत्याही परिस्थितीत व्हाईसरा टीका करणे उचित नसते यथा राजा तथा प्रजा या मणीपेक्षा हिचा व्यतियास म्हणजे यथा प्रजा तथा राजा असे अन्नेधिक बराबर अतो